पुस्तक मनूबा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील चित्राणी चारू प्रकरण नववे आमदार हसन फात्माच्या वडिलांचे नाव हसन ते आमदार होते स्वभावाने मोठे दिलदार व गोड सर्वांशी त्यांचा परिचय फात्मा त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी फात्मा आजोळीच वाढली हसन यांचा नवा दुसरा संसार भरभरडाच होता मुले होती मोठा पसरा होता फात्माने बापाला ताबडतोबिया महत्वाचे काम आहे अशी तार केली असन साहेबांना तार मिळाली त्यांचे उत्तर आले येतो उत्तराची तार आली तेव्हा दिलावर घरी नव्हता चित्रा पळून गेली असे मुलखनीने त्याला सांगितल्यापासून तो जरा पिसाळला होता त्याला भीतीही वाटत होती खटला वगैरे व्हायचा ती मुलगी हुशार व सुशिक्षित होती नेमकी पोलीस घेऊन यायची असे त्याच्या मनात येई व तो घाबरे तो जरा त्रस्त व संशिंद असा घरी आला दिलावर बाबांची तार आली आहे तार हो ते आहे आहेत उद्या सकाळच्या गाडीने तू स्टेशनवर जा मोटार घेऊन का येत आहेत, कुणाला ठाऊक कुठे आहे तार येतेच कुठेतरी होती परंतु तारेत येतो एवढेच होते दुसऱ्या दिवशी सकाळी दिलावर मोटार घेऊन स्टेशनवर गेला दुसरेही प्रतिष्ठित लोक त्यांनी बोलावले होते हारतुरे होते गाडी आली आमदार आले दिलावर सामोरा गेला लोकांनी हार घातले पोर्टरने सामान उचलले बाहेर मोटार तयार होती मोटार निघाली दिलावर काय काम आहे आमदार हसन त्यांनी विचारले कसले काम फात्माच्या सईची तार आली काही महत्वाचे काम आहे ताबडतोब या म्हणून तर मी आलो सारी कामे बाजूस ठेवून आलो दिलावडला ही बाणगड माहीत नव्हती चित्रा प्रकरंत नाही ना तो दचकला काय बरे असेल काय सासऱ्याने पुन्हा विचारले ते मुस्लिम स्त्रियांच्या शिक्षणाचे काम असेल फात्माने मुस्लिम स्त्रियांना साक्षर करण्यासाठी वर्ग सुरू केले आहेत तिला ग्रँट वगैरे पाहिजे असेल तेच काम असेल मला तर तिने तार केली हे माहीतही नव्हते ती मला इतकेच म्हणाली की तुमची तार आली आहे व तुम्ही येत घरी गेल्यावर कळेल दारात मोटार वाजली हसन साहेब व दिलावर वर आले फात सामोरी आली पित्याने तिला जवळ घेतले बरी आहेस बेटा त्याने प्रेमाने विचारले हो बाबा बसा ती म्हणाली काय ग कसले काम त्यांनी हसत विचारले मग जेवताना सांगेन दिलावर आज छानछान भाज्या आण आज इंदूंच्या शाकाहारी पद्धतीची मी रसोई करणार आहे बाबा तुम्हाला तसला स्वयंपाक आवडतो ना हो पैगंबर साहेब सुद्धा भाकरीच खात फार तर मत घेत कधी नुसता खजूर माणसाने शक्यतो शाकाहारी असावे असे माझे मत आहे परंतु मांशासनास इस्लाम बंद करी। नाही करीत दिलावर अरबस्तान म्हणजे वाळवंट शेतभाते नाहीत नद्या नाहीत कालवे नाहीत फार पाऊस नाही तिथले लोक शाकाहारी कसे होतील केवळ खजुरवर कसे जगतील म्हणून तेथे उंट मारावे लागतात मांस खावे लागते परंतु अर्बस्तान, जर हिंदुस्तान हिंदुस्थानसारखा सुजल सुफल सस्य शामल असतात तर पैगंबरांनी मांस खाऊ नका असेच सांगितले असते रूप सांगावे लागते जे शक्य व जेपण्यासारखे तेज धर्मपुरुष शिकवतात त्या चीनमध्ये लोक मने वाटेल ते खातात न खातील तर करतील काय चाळीस कोटी लोक नद्यांना मोठमोठे पूर येतात नद्यांचे प्रवाह बदलतात मंगोलियातून वाळूची वादळी उठतात व वाळूचे थर येऊन पडतात नेहमी दुष्काळ कसे जगतील चीनी लोक परंतु वाटेल ते खाणारी चिनीही नद्यांचे पुर उतरवे म्हणून तीन दिवस मांशासन बंद असे ठराव करतात यावरून त्यांची दृष्टी दिसते फात्मा शाकाहारीच करा जेवण खूप बाजा कर बाबा माझी एक मैत्रीण आली आहे इथे लहानपणची तिलाही मी जे वेळेला आहे तिची आवडती भाजी करणार आहे दिलावर टमाटो कोबी वगैरे आण हो फळे आण पोपया आण माझ्या मैत्रिणीला मेजवाणी दिलावर गोंधळला तो निघाला बाजारात लवकर हे हो दिलावर अच्छा दिलावर विचार करीत जात होता फात्माची ही कोण मैत्रीण तीच मुलगी दुसरी कोण असणार तिने मला सारे सांगितलेच होते ती मुलगी पळून पुन्हा फात्माला भेटली वाटते फात्माचा पत्ता तिला काय माहित, बरेच दिवसात तर त्यांचा पत्रव्यवहार नाही त्या मुलकर्णीने फात्मा सांगितले का तो विचारात मग्न होता बाजारात त्याने आज खूप खरेदी केली बाजा फळे सर्व काही विकत घेऊन पाठीवाला करून तो घरी आला फात्मा काय करतेस पुऱ्या तळीत आहे दिलावर श्रीखंड घेऊन ये जा फार प्रेमाची मैत्री नाही वाटते मला खर्च नको करूस असे सांगतेस आणि तू आता खर्च करतेस तो दिलावर माझी मैत्रीण कधीतरी आली आहे रोज तुझे ते शेकडो दोस्त येतात नको हो आणू आन। श्रीखंड श्रीखंड आणीन बासुंदी आणीन दिलावर गेला आणायला फातमाने रसोई केली टमाटोचा रस्ता केला कच्च्या कोबीची कोशिंबीर खोबऱ्याची चटणी दिलावर इस्रीकंड घेऊन आला केव्हा ना तुझी मैत्रीण येईल तुला भूक्क लागली बाबा नी तू बसता का आम्ही दोघी मैत्रिणी मागून बसू मी बाबांना विचारून येते फातमा दिवाणखाण्यात आली ताजी वर्तमानपत्रे आमदार साहेब वाचत होते बाबा बसता का जेवायला मैत्रीणला यायला अवकाश आहे आपण बरोबरच बसू मीही जरा बाहेर जाऊन येतो दिलावर कोठे आहेत इतक्या दिल्यावर तेथे आला काय त्यांनी विचारले दिलावर जरा बाहेर येता आपण जाऊन येऊ एके ठिकाणी तोपर्यंत फात्माची मैत्रीणे येईल चला सासरे जावही बाहेर गेले फात्माने चित्राची खोली उघडली चित्राने मंगल स्नान केले होते सुंदर रश्मी साडी ती नेसली होती फातमाने नवी आणून दिली होती केसात फुले होती फातमाने प्रेमाने गातली होती चित्राचे मुख प्रसन्न दिसत होते चित्रा चल बाहेर आपण दोघी बोलत बसू चल दोघीजणी बाहेर येऊन बसल्या एका टेबलाभोवती चार खुर्च्या होत्या टेबलावर ताटे होती फात्मा, आता येथून केव्हा जाऊ बाबांबरोबर जा ते सारे करतील फात्मा तुझे उपकार तुझ्या मूळकर्णीचे उपकार चित्रा प्रेमाला उपकार शब्द नको लाऊ, इतक्यात खाली मोटार वाजली, आले वाटते चित्रा म्हणाली फातमा उठली तिने दारू घडले दिलावर व आमदार साहेब आले होते आली तुझी मैत्री आमदारांनी विचारले हो बाबा तुम्ही गेलात नि आली चला तुमची ओळख करून देते फात्मा आली कोट वगैरे काढून आमदार साहेब आले दिलावर आला त्यांनी हातपाय धुतले फात्माने टॉवेल दिला ही का तुझी मैत्रीण आमदारांनी विचारले हो फात्मा म्हणाले चित्रा हे माझे बाबा मी सांगत असे ना तुझा त्यांच्याविषयी आणि हे दुसरे कोण ओळख तुझे यजमान होय यांचे नाव दिलावर यांचे नाव मी रहीम ठेवले आहे चित्रा म्हणाली वा छान नाव आहे आमदार साहेब म्हणाले रहीमना ऐकून दिलावर काळवडला तो काही खाईना तसा आस तो स्वस्त बसला दिलावर तुम्ही से धरून भाजी फक्कड झाली आहे फात्मा, तुझा मैत्रीणी श्रीखंड वाढ की बाबा ती जरा आजारी आहे आणि दिलावर आजारी आहेत वाटते त्यांना जरा बरे नाही काय होते त्यांना मी लवकरच सांगेन त्यांना काय होते ते जेवणे झाली दिलावरचा चेहरा खिन्न होता त्याला काहीतरी दुःख होत होते शल्य खुपत होते चित्रा ही तुझा वेळा रंगेल आणि माझाही आता रंगतो हो दिलावर ही तुला घे बाबा ही तुम्हाला फात्मा मला शेवटी वाटते बाबा बसा सारी मी तुम्हाला ज्या कामासाठी बोलावले ते आता सांगते दिलावर बसा चित्रा बस सारी बसली आणि फात्माने चित्राची सारी हकीकत पित्याला निवेदिली दिलावर काळा ठिक्कर पडला आमदार साहेब गंभीर झाले दिलावर तुम्ही इस्लाम धर्माला काळोखी फासलीत काय हे परंतु अद्याप मर्यादेत आहात या मुलीचे अब्रुचे तरी धिंडवडे केले नाहीत माझ्याजवळ का नाही मागितलेत पैसे पैशांसाठी कमुली पळवाव्या विकाव्या कोठे पाप फेडाल किती आहे कर्ज मी सारे फेडतो पुन्हा कर्ज नका करू जरा बेताने वागा उद्या खटला झाला तर काय होईल माझ्या तोंडाला काळी मान चित्रा तू माझ्याबरोबर चल बेटा मुंबईला पुष्कळ आमदार माझ्या ओळखीचे आहेत हिंदू आमदार त्यांच्याकडे तुला नेतो तुझ्या पित्याचा व पतीचा शोध करतो हो दिलावर फात्मा होती म्हणून ही गरीब गाय वाचली तिची क्षमा मागू तिला चोळी बांगडी दे तू आता तिचा भाऊ हो ती तुझी बहीण दर साल दिवायला तिला भाऊबीज पाठव भेट पाठव दिलावरने माफी मागितली फातमाने आणून ठेवलेली भेट त्यांनी चित्राला दिली सर्वांना आनंद झाला फात्मा व चित्रा दोघी निघून गेल्या आमदार व दिलावर बोलत बोलत घोरू लागले